पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन सप्टेंबर तेवीस एकोणीशे नवी दिल्ली सप्टेंबर तेवीस एकोणीसशे सत्तेचाळीस बंधूं आणि नि भगिनींनो असे म्हणतात की प्रार्थना ही काही साधी गोष्ट नाही ती काहीतरी उदात्त गोष्ट आहे आपल्या आयुष्यात आपण कितीतरी गोष्टी बोलत असतो चोवीस तासात आपण बरेच काही बोलत असतो आपण अपराध करतो वेड्याप्रमाणे पैशामागे धावत असतो यामुळे आपण काहीतरी प्रार्थना करूया आपण सर्व जर एकत्रितपणे प्रार्थना करू शकलो तर ती महान गोष्ट होईल ईश्वर एक आहे या भावनेने चाळीस कोटी लोकांनी त्यांच्या स्वतःच्या भाषेत जर प्रार्थना केली तर ती फार मोठी गोष्ट होईल आणि मग त्या प्रार्थनेत काही कडवे कुराणातील आहेत की काय याची आपण फिकिर करणार नाही जे लोक कुराणमधील आयती आक्षेप घेतात ते तसे रागात करतात परंतु मुसलमान हिंदूंना आणि शिखांना त्रास देत असल्यामुळे व त्यांची हत्या करत असल्यामुळे आपण कुरानवर राग काढावा काय मुसलमानांनी जे केले ते चांगले नाही परंतु कुरानने आपले काय बिघडवले ईश्वराचा एक भक्त पाप करत असेल तर आपण त्याचा जप करणे बंद करावे काय ईश्वर एक आहे हिंदू वाईट आहेत असे जर जर ईश्वर भक्त म्हणत असतील तर त्याचा अर्थगीता वाईट आहे असा होतो काय शिखांनी जर काही वाईट गोष्ट केली असेल तर आपण ग्रंथसाहेब वाचणे बंद करणार काय शिखांना जर वेड लागले तर हिंदू मुसलमान आणि पारसीही वेड्याप्रमाणे करणार काय धर्म व धर्माच्या नावावर केलेले सर्व प्रकारचे बलिदान हे चिरंतन राहतील रावळ पिंडीहून माझ्याकडे आलेले काही लोक मजबूत धडधाकट आणि शूर होते व फार मोठे व्यावसायिक होते रावळपिंडीची उभारणी शीख आणि हिंदू यांनी केली आहे हीच गोष्ट लाहोर संबंधीही आहे आणि संपूर्ण पाकिस्तान मुसलमानांनी उभारले आहे काय आज जो काही पाकिस्तान आहे तो सर्वांनी मिळून उभारला आहे कोणा एका समुदायाने नाही भारत हिंदूंनी उभारला आहे कारण इथे इतक्या मोठ्या संख्येत हिंदू राहतात असे म्हणणे योग्य होणार नाही त्याची उभारणी हिंदू मुसलमान शीख पारसी आणि ख्रिश्चन या सर्वांनी केली आहे आज जो भारत आहे त्याच्या उभारणीत या सर्वांचा हातभार लागला आहे मी या मित्रांना सांगितले की तुम्ही शांत राहा आणि अखेरीस प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्याकरता ईश्वर आहेच असे एकही ठिकाण नाही की जिथे ईश्वर नाही ईश्वराची प्रार्थना करा त्याच्या नावाचा जप करा आणि मग सर्व काही ठीक होईल पाकिस्तानमध्ये जे आहेत त्यांचे आम्ही काय करावे असे ते मला विचारतात उलट मी त्यांना विचारतो की तिथे जीव देण्याऐवजी तुम्ही इथे का आला कितीही अत्याचार झाले तरी आपण जिथे आहोत तिथेच राहिले पाहिजे आणि मेलो पाहिजे लोक जर आपल्याला मारण्याकरता येत असतील तर आपण मरूया परंतु आपण धैर्याने ईश्वराचे नाव घेत मरू हीच गोष्ट मी मुलींना शिकवली आहे ईश्वराचे नाव ओठावर ठेवून मरण्याची कला तुम्ही शिका एखादा असा दुष्ट माणूस असू शकेल की ज्याला वास्तव काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा नसेल तो हिंदू शीख वा अजूनही कोणी असू शकेल परंतु कमीत कमी तुम्ही त्याला घाबरण्याचे नाकारू शकता त्याने जर पैसे देऊ केले तर तुम्ही त्याला म्हणू शकता की पाच मिनिटांनी मारण्याऐवजी तू आम्हाला आताच मारून टाक परंतु आम्ही तुला शरण जाणार नाही तुम्ही त्याला पैसा करता आत घेता कामा नाही जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी मुलींना हाच सल्ला देत राहीन मी त्यांना इतर कोणताही सल्ला देऊ शकत नाही मी ईश्वराला विसरू इच्छित नाही यामुळेच मरण्याच्या कलेतच सर्वात मोठे धरी असते असे मी म्हणत असतो तुम्ही जर मरण्याची कला शिकणार नसाल तर तुम्ही मरणाच्या आधीच मराल कोणीही आपल्या वेळेच्या आधी मरावे अशी माझी इच्छा नाही मुसलमानांना सुद्धा मी सांगत असतो की तुम्ही तुमची घरे सोडू नका यापेक्षा जिथे तुम्ही आहात तिथे मरण पत्करा रावळ पिंडीच्या लोकांना मी हीच गोष्ट सांगितली तुम्हाला शक्य असेल ते सर्व तुम्ही करा अशी विनंती मी सरकारला करीन मी त्यांना सांगितले की तुम्ही आता इथे आलेले आहात तर तुम्ही शिबिरात जा आणि तिथे काम करा मी त्यांना म्हणालो की तुम्ही धडदाकट माणसे आहात तुम्ही धीर सोडायला नको तुम्ही स्वतःला असाय समजू नये व राहण्याकरता जागा नाही म्हणून दुःख करू नये मी त्यांना सांगितले की तुम्हाला राहण्याकरता आधीच जागा मिळालेली आहे धर्धी माता आपले घर आहे आणि डोक्यावरील आकाश आपले छप्पर जे मुसलमान घाबरून गेलेले आहेत त्यांनी त्यांची घरे आणि जमीन माघारी सोडली आहे तुम्ही मुसलमानांच्या घरात राहा असे मी त्या निर्वासितांना सांगायला पाहिजे काय अशा प्रकारचे मी काहीही सांगू शकत नाही पूर्वीप्रमाणेच आजही ती घरे मुसलमान घरमालकांचीच आहे ते घाबरून पळाले आहेत ते जर स्वतःन गेले असते व आम्ही पाकिस्तानमध्ये सुखा समाजात राहू असे त्यांना वाटत असेल तो त्यांना तिथे सुखात राहू द्या त्यांना दुखवू नका त्यांना शांततेत जाऊ द्या त्यांनी त्यांची संपत्ती आणि दागदागिने सोबत न्यावे त्यांनी सोडलेली घरे सरकारच्या ताब्यात असतील तर सरकारला त्यांचे जे काही करायचे असेल ते, ते करील आपले शरणार्थी जाऊन त्या घरात राहू लागतील तर ते उचित होणार नाही ही गोष्ट मला स्पष्टपणे माहीत आहे मला जर तुम्हाला इथून जाऊ द्यायची असेल तर तुम्ही मजबूत आणि धैर्यशाली असायला पाहिजे आणि मी सांगतो तसे करायला पाहिजे मला पंजाबला जायचे आहे मला लाहोरला जायचे आहे मला पोलिसांच्या वा सैनिकांच्या संरक्षणाखाली जायचे नाही केवळ ईश्वरावर विसंबून मला एकट्याला जायचे आहे तेथील मुसलमानांवरील विश्वास आणि श्रद्धेच्या भावनेने मला तिथे जायचे आहे त्यांची इच्छा असेल तर त्यांना मला मारू द्या ईश्वराने त्यांच्यावर कृपा करावी अशी शांतपणे प्रार्थना करत मी हसत हसत मरेन आणि ईश्वर त्यांच्यावर कृपा कसा करील त्यांना चांगले करून त्यांना चांगले करण्याचा ईश्वराजवळ एकमेव उपाय आहे त्यांची अंतकरणे शुद्ध करण्याचा मला शत्रू समजणाऱ्या एकाही माणसाबद्दल माझ्यात जर शत्रुत्वाची भावना नसेल तर आणि तरच ईश्वर माझे ऐकेल असे झाले की तो माणूसच विचारेल की या माणसाला मारून मी काय मिळवणार आहे मी त्याचे काय नुकसान केले हा विचार तो करू लागेल त्यांना जर मारायचे असेल तर तसे करण्याचा त्यांना अधिकार आहे म्हणून मला लाहोरला जायचे आहे रावळ पिंडीला जायचे आहे सरकारला मला थांबवायचे असेल तर थांबवू द्या परंतु सरकार मला कसे थांबवतील त्यांना जर मला थांबवायचे असेल तर ता त्यांना मला मारावे लागेल त्यांनी जर मला मारले तर माझा मृत्यू तुमच्याकरता एक उदाहरण होईल त्यामुळे मला फार आनंद मिळेल कोणता धडा तुम्हाला मिळेल तो धडा असेल मी मरेन परंतु मी कोणाचेही अनहित चिंतणार नाही ध्रुव केवळ मुलगा होता त्याने ईश्वराची प्रार्थना केली प्रल्हादचे काय तो केवळ बारा वर्षांचा मुलगा होता त्याने सुद्धा तेच केले आणि आपण सर्व त्यांचे वंशज जा आहोत ज्यांना ग्रंथसाहेब माहीत असेल त्यांना माहीत असेलच की आपल्यामध्ये कुणाबद्दलही दुर्भावना असू नये कोणाच्याही विरोधात आपण तलवार उपसू नये असे गुरु नानकसाहेबांनी शिकवले आहे सर्वात मोठे शौर्य धैर्याने मरण पत्करण्यात आह आपले लोक जर या पद्धतीने मरण पत्करतील तर आपण कुणावरही रागावू नये मरणाबद्दल त्या लोकांचे आपण गुणगान केले पाहिजे व ईशराने आपना सर्वांना अशी संधी द्यावी अशी प्रार्थना केली पाहिजे आपलीही प्रार्थना अंतकरणापासून असली पाहिजे रावळपिंडीच्या लोकांना मी जे सांगितले होते तेच मी तुम्हाला सांगतो आहे मी त्यांना सांगितले की तुम्ही शिबिरात जा आणि हिंदू आणि शीख शरणार्थ्यांना भेटा तुम्ही स्वतःहून परत जायला पाहिजे पोलिसांच्या वा सैन्याच्या संरक्षणाखाली नाही दिल्लीत तुम्ही भांडण थांबवले तर मी समजेन की ईश्वराने माझी प्रार्थना ऐकली मग परमेश्वराच्या कृपेने मी पंजाबमध्ये जाईन एकदा का दिल्ली छांतता प्रस्थापित झाली की मग मी इथे एक दिवसही थांबणार नाही मी इथे मौज मजेकरिता थांबलेलो नाही मी इथे थांबलो आहे सेवा करण्याकरता इथे पेटलेली आग विझवण्याकरता माणूस जे काही करू शकतो ते सर्व करण्याकरता मी इथे थांबलेलो आहे यामुळे तुम्ही कसे जगावे व काय करावे म्हणजे तुमच्या जीवनाचा सुगंध संपूर्ण भारतात जगात पसरेल हे मी तुम्हाला आणि रावळपिंडीहून आलेल्या मित्रांना सांगू इच्छितो प्रकरण 122, प्रार्थना प्रवचन सप्टेंबर चोवीस एकोणीसशे नवी दिल्ली सप्टेंबर चोवीस एकोणीसशे सत्तेचाळीस बंधूंनो आणि भगिनींनो आज तुम्ही जे भजन ऐकले ते आजच्या परिस्थितीला लागू आहे आज आपण सर्व आपले वर्णन फुटलेली नाव असे करू शकतो आणि मग आपण ईश्वराला प्रार्थना करतो की हे देवा आम्हाला किनाऱ्यावर पोहोचव म्हणजे त्याच्या कृपेशिवाय आपण किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही आपल्या देशाची आज हीच परिस्थिती आहे आणि मला तरती ती रोजच असल्यासारखी दिसते कसा का होईना आपल्या समाजामध्ये कमालीचा त्जभाव उजला आहे हिंदू आणि मुसलमान यांच्या अंतकरणात इतका कडे क्रोध भरलेला आहे की दिल्लीत मुसलमानांना राहू देण्याकरता आमची तयारी नाही पाकिस्तानमधून हिंदू आणि शीख यांना बाहेर काढण्यात आले इतकेच नाही तर लहान मुलांच्या मनातही विष भरवण्यात आले असल्याचे मी ऐकतो हा सर्व मुस्लिम लीगच्या प्रचाराचा परिणाम आहे हे खरे आह आम्ही मुसलमान बळाच्या जोरावर पाकिस्तान घेऊ त्याकरता आम्ही वाटाघाटी करणार नाही हिंदूंना आणि इतर मुसलमानेदारांना आम्ही आमची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करणार नाही असा सर्व प्रचार करताना मी स्वतः पाहिले आह आम्ही बळजबरीने पाकिस्तान घेऊ अशी त्यांची आरडाओरड दुर्दैवाने वर्षापासून सुरु आहे परंतु असे घडणार नाही तळजबरीने मिळवण्याला काय अर्थ आहे एका अर्थाने आपण म्हणू शकतो की त्यांनी शक्तीच्या दोरावर पाकिस्तान घेतलेला नाही उलट पक्ष आपण म्हणू शकतो की आम्ही त्यांना पाकिस्तान दिला काँग्रेसने त्यांना पाकिस्तान दिला ब्रिटिशांनी मान्य केले नसते तर पाकिस्तान होऊ शकला नसता काँग्रेसने कितीही कबूल केले असते तरी अंतरिम अधिकार ब्रिटिशांच्या हातात होते त्यांना सत्ता सोडायची होती का कारण ते इथे यापुढे राज्य करू शकत नव्हते आम्ही त्यांच्याविरुद्ध तलवारीने बाडलो नाही आमचे युद्ध होते आमचा संघर्ष अहिंसक संघर्ष होता असे आम्ही म्हणतो अशा प्रकारे भारताने स्वातंत्र्य मिळवले भारताची फाळणी झाली काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली भावाभावानी भांडत राहणे योग्य नाही असे काँग्रेसला वाटते त्यांना जे हवे ते त्यांना देऊन टाकावे असे काँग्रेसला वाटले परंतु त्यांच्यातील काहींना वाटते की आम्हाला पूर्ण पाकिस्तान मिळाला नाही परंतु त्यांना जे काही देऊ करण्यात आले ते त्यांनी मान्य केले व राहिलेल्या पाकिस्तानकरता भविष्यावर अवलंबून राहिले अशा प्रकारे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले खरे परंतु त्यात सर्वत्र पसरलेल्या विषयामुळे आपण ते पचवू शकलो नाही आणि आपल्यातील वाद संपला नाही मुस्लिम लीगच्या पाठीराख्यांनी विषारी भाषणे दिली पाकिस्तानमधे राहणारे सर्व मुसलमान आहेत काय पाकिस्तानमध्ये सुद्धा हिंदू पारसी शीख ख्रिश्चन राहतात त्या देशात राहणाऱ्या या सर्वांना त्याने सुखी करावी या सर्वांना समान हक्क आहेत हे त्याने सिद्ध करावे सरकार त्यांचे राहील यात काही संशय नाही कारण तिथे त्यांचे बहुमत आहे ते ठीक आहे परंतु सरकारने न्यायभावने काम करायचे असते ते असे म्हणतात परंतु त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही तसे का होऊ शकले नाही याच्या खुलात मी का जावे तिथे काय झाले हे सर्व मला माहीत आहे मुसलमानांचा अनावर संताप झालेला होता त्यांना वाटले की आता आपण स्वतंत्र असल्यामुळे कोणालाही मारू शकतो आणि कोणाचीही कत्तल करू शकतो येथून सर्व सुरुवात झाली आणि एकदाही सुरुवात झाल्यानंतर तिथे शिकई राहत लड़वये होते सर्व चूपचाप क्या सहन करू शकते सुधा मारने आला कत्तरी को सुरुआत हिच ती गोष कि नहीं हजारों लोग आज संगले कि आम तिथे राह शकत नहीं ती आम इलाम का स्वीकार करना बड़जड़ी कर नहीं तो आम गुलामप्रमाण अ देखा प्रकार आमी आम्ही कशाप्रकारे ऐकू शकतो आम्ही इथे नायलाजाने आलो आहोत इस्लामचा स्वीकार आमची इच्छा असेल तर आम्ही करू परंतु दर्पणामुळे इस्लामचा स्वीकार करणे ही वेगळी गोष्ट आहे आपली आजीविका मिळवण्याकरता माणूस आपला धर्म सोडू शकत नाही दर्डपणामुळे धर्म सोडणे हा धर्म नसून अधर्म आहे ज्या माणसाने वा आपला स्वाभिमान गवावला आहे त्या माणसाच्या वा स्त्रीच्या काय अर्थ आहे आणि धर्मात स्वाभिमानाचाही सहभाग असतो जे लोक पैसे दाग दागदागिने वा नोकरी यांच्याकरता आपला धर्म सोडतात ते धर्माचे अनुसरण करू शकत नाही हिंदू म्हणण्याला ना ते पात्र नाहीत आणि दर्पणाखाली कलमा म्हणल्यामुळे ते चांगले मुसलमानही होऊ शकत नाही मी इथे कलमा म्हणत नसतो तर फतेहा म्हणत असतो ईश्वर एक आहे व हजरत मोहम्मद त्याचे दूत आहेत असे कलमा घेतांना सांगितले जात ते पूर्वी झालखी दूतांची गणना करायला तयार नाहीत परंतु फतेहमध स्पष्टपणे सांगितले आहे की ईश्वर आपला मालक आहेत तो प्रत्येकाचे रक्षण आपन करू शकतो आपण त्याला आपलेही रक्षण करू देऊया परंतु फतेहा फार सुंदर असला तरी तो म्हणण्याची कुणावर बजवडी कशी करता येऊ शकते आपण जर तो म्हणू तर तसे आपण केवळ आपल्या इच्छेने करू परंतु कोणी मला जर बंदुकीच्या धाकावर ते म्हणायला लावणार असेल तर तसे करणे मला मुळीच आवडणार नाही माझ्या शरीरात केवळ मुठबळ हाडे आहेत परंतु माझे हृदय माझे स्वतःचे आहे तर तुमचे हृदय तुमचे आहे काय आणि या मुलींचे हृदय त्यांचे आहे काय या मुली घोषित करू शकतात की आम्ही कधीही आमचा धर्म सोडणार नाही परंतु आज आपण सर्वांना आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे अशा परिस्थितीत भारताने काय करावे आपण कसे वागावे ही फार मोठी समस्या आपल्यासमोर आहे आजकाल पाकिस्तानमधून येणाऱ्या गाड्यांमध्ये मुसलमान येत नाही त्या गाड्या केवळ हिंदू आणि शिखांना आणतात काही गाड्यांमध्येच मारले जातात आणि येथून जाणारे लोक मुसलमान असतात आणि रस्त्यात ते मारले जातात मला गणना कन्नाकरता सांगण्यात येते मी कशाची गणना करू माझ्याजवळ कोणतेही आकडे नाही आणि आकडे जाणून आपण काय करणार आहोत मी म्हणेन की एक माणूस एक बाटली दारू पिऊ शकतो व त्यामुळे त्याला नशा येऊ शकते दुसरा कोणी दोन बाटल्या प्याल्यानंतर त्याला नशा येईल दोघेही नशा करतात परंतु दुसरा एक काहीतरी पितो आणि प्याल्यानंतरही त्याला नशा चढत नाही जनू खायतो नदीचे स्वच्छ पाणी प्याला तुम्ही त्याला दारू म्हणू शकाल परंतु त्याच्यामुळे कोणालाही नशा चढत नाही त्या पाण्याला दारू कोण म्हणेल कारण दारू ही गोष्ट अशी आहे जिच्यामुळे माणूस भाणावर राहत नाही वेळ लागल्याप्रमाणे त्याची अवस्था होते सांगायची गोष्ट ही की यावेळी आपणापैकी कोणीही भानावर नाही आता कल्पना करा की मुस्लिम लीग झपाटल्याप्रमाणे काहीतरी करते कारण तिच्या डोक्यात काहीतरी शिरले आहे आणि मग आपल्याला वाटू लागते की आपणही असेच वागायला पाहिजे तुम्हाला संपूर्ण वातावर राज्य करण्याची आणि पाकिस्तानचा नशा करण्याची इच्छा होऊ शकेल परंतु मी तुम्हाला सांगतो की पाकिस्तान होण्याला आपण मंजुरी दिली आहे मग त्याला नष्ट करण्याचा प्रश्न कुठे येतो आपण त्याचा विध्वंस करू शकत नाही शारीरिक शक्तीने वा तलवारीच्या मदतीने आपण त्याचा विध्वंस करू शकत नाही आपण जर पाकिस्तानचा विध्वंस करण्याचा प्रयत्न करू तर दोन्ही देश बुडणार आह आपली बोट फुटलेली आहे आपण आज बुडत आहोत आपण लढू आणि जिंकू अशी जर तुम्ही कल्पना करत असाल तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जिंकण्यापूर्वीच कोणती ना कोणती जागतिक शक्ती तुम्हाला गिळाल्याशिवाय राहणार नाही ती दोन्ही देशांना गिळून टाकेल जर माझे सगळे मित्र जे शून्य लोक आहेत आणि ज्यांनी अशा कामात अनेक वर्ष घालवली आहेत त्यांना आपण सुरक्षित आहो हे कळू हो, शकेल परंतु जर दोघेही दारूच्या बाटल्यांच्या बाटल्या दिसत असतील व तसे करताना त्यांना मजा वाटत असेल तर असे कसे होऊ शकेल मी त्यांना विनंती करारूच्या बाटल्यांचा त्याग करा आणि त्या समुद्रात फेकून द्या कारण त्यांच्यात विष भरलेले आहे आपण मुसलमानांना यापुढे दुखापत करणार नाही त्यांना जर जा स्वतःहून जाण्याची इच्छा असेल तर आपण त्यांना जाऊ देऊ परंतु जाण्याकरता आपण त्यांना भाग पाडणार नाही ते त्यांच्या घरात राहतात ते बहुसंख्य नाहीत आपण भ्याड बनून त्यांचा छळ का करावा आपण स्वतंत्र आहो संपूर्ण देश स्वतंत्र आहे आपण संपूर्ण देश फस्त करून टाकू अशा संभ्रमात त्यांनी का रहावे मुसलमान असे प्राणी आहेत काय की हिंदूंच्या मनात आल्याबरोबर ते त्यांना फस्त करून टाकण्याकरता उपलब्ध असतील काँग्रेसने कितीतरी बलिदान केलं आहे वर्षोनुवर्ष ती सर्वोच्च बलिदान करते आहे व त्यात मोठ्या संख्येत हिंदू आणि मुसलमान दोन्ही आहे आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते कशाने तरी झपटून गेले आहेत काय तरी बलिदान करून मिळालेले स्वातंत्र्य या वेळाच्या भरात आपण फेकून द्यावे काय ही किती लाजीरवाणी गोष्ट होईल वृत्तपत्रामधील बातम्या वाचल्यानंतर तुम्ही जर उद्दीपित झाला असाल व ते आपले असे कधीच होणार नाहीत असा विचार तुम्ही करत असाल तर या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही मी काल तुम्हाला सांगितले की संपूर्ण दंगली थांबवता येऊ शकतात हे कसे करता येईल आपण स्वतःला शुद्ध केले पाहिजे स्वतःला शुद्ध करणे म्हणजे निर्भय होणे जो माणूस निर्भय असतो तो अशा प्रकारचे घांडडी कृत्य करणार नाही तुम्हाला तुमच्या सरकारचा पाठिंबा आहे सरकार देशाचे प्रशासन पाहते ब्रिटिश सरकारचे ते दिवस आता गेले जेव्हा आपल्या समस्या आपण त्यांना सांगू शकत नव्हतो आज तुमचे स्वतःचे सरकार आहे सर्व गोष्टी सुरळीत कशा कराव्या हे आपण सरकारला सांगू शकतो अखेरीस देशात केवळ साडेचार कोटी मुसलमान आहे आपण त्यांना का घाबरावे कल्पना करा की तुम्ही साडेचार कोटी मुसलमान मारले त्यानंतर तुम्ही काय कराल आणि पाकिस्तानमध्ये कितीतरी मुसलमान आहेत तिथे तुम्ही कोणाला माराल इथे जे साडेचार कोटी मुसलमान आहेत त्यांचा हिशेब चुकता करण्याची पाकिस्तानची इच्छा असेल ते आव्हान स्वीकारण्याची तुमची क्षमता नसेल कारण त्यांना संपूर्ण जगाचा पाठिंबा असेल यामुळेच मी म्हणतो की आपण शुद्ध राहिलो पाहिजे आपण आपला हिशेब स्वच्छ ठेवूया आपण ऋणकोटच्या परिस्थितीत येऊ नये आपण जर धनकोटच्या परिस्थितीत असू तर सरकार पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा देऊ शकेल हे मी तुम्हाला सांगून ठवतो हो तेथून जे हिंदू आणि मुसलमान आरे आहेत त्यांनी परत जायला पाहिजे आणि पाकिस्तानने त्यांची काळजी घेतली पाहिजे पाकिस्तानमधील सर्व अल्पसंख्यक समुदायांना तेच अधिकार असतील जे तेथील मुसलमानांना आहेत इतपर्यंत पाकिस्तानने मांडलेले आहे त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पूजा करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे मंदिरात वा गुरुद्ळात जाण्याचे स्वातंत्र्य असेल त्यांना अर्थातच राजकीय अधिकार नसतील आपला परस्परांवरील विश्वासाला धक्का बसला ही आहे ही गोष्ट मी समजू शकतो परंतु याचा उपाय इथे घरेदारे मुले बाळे आणि संपत्ती असलेल्या मुसलमानांना घालवून लावणे हा आहे काय असे व्हायला नको तो फार मोठा भ्याडपणा होईल मला तुम्हाला केवळ इतके सांगायचे आहे की मुसलमानांवर बदला घेण्याची कल्पना आपण सोडू दिली पाहिजे आणि आपण आपली हृदय इतकी मजबूत केली पाहिजे की संपूर्ण हिंदुस्तानची जरी खात्री पटली परी दिल्ली दिल्लीमध्ये काहीही व्हायला नको मुसलमानांना घडवण्यात आले आहे जे गेले आहेत त्यांना परत आणायला पाहिजे असे मला म्हणायचे नाही परंतु जे मागे राहिले त्यांना शांततेत राहू दिले पाहिजे जे, जे लोक गेले त्यांचा विचार आपण नंतर करू मुसलमान जर गैरवर्तन करतील तर सरकारकडे तक्रार करा त्या मुसलमानांनी सरकारचा अधिकार मान्य केलाच पाहिजे आमच्याजवळ सैन्य नाही म्हणून तुम्ही त्यांना मारा अशी जर सरकार परवानगी देत असेल तर त्या सरकारचा अंत झालाच पाहिजे याचा अर्थ गुंडगिरीचे राज्य असा होईल सरकारचे हे काम नाही मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला हवे जितके तुम्ही सरकारला प्रभावित करू शकता परंतु कायदा आपल्या हातात घेऊ नका बंदुकांचा उपयोग करू नका आणि कोणालाही मारू नका तुम्ही जर इतके केले तर विजय आपला आहे आणि आपले जे जहाज बुडू लागले आहे ते वाचेल ईश्वर नेहमी सत्याच्या बाजूने असतो तो आपल्याला कधीही टाकून देत नाही परंतु आपण जर ईश्वराला टाकून दिले आपण जर त्याला विसरलो व सुमार्ग टाकून दिला तर ईश्वर काय करू शकतो प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन सप्टेंबर 25, एकोणीसशे नवी दिल्ली सप्टेंबर पंचवीस एकोणीसशे सत्तेचाळीस आणि भगिनींनो आपण एकाएकी संकटात सापडलो आहो आपले स्वातंत्र्य अजून दीड महिन्याचे सुद्धा झाले नाहीत एक महिना दहा दिवसांचे मूल काय करू शकते परंतु आपण शक्तिमान आहोत आणि आजपर्यंत ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्ध आपण संघर्ष करत होतो अडचणींसमोर आपण शरण जाणार आहो काय आपण केवळ स्वतंत्रोत्तर काळाविषयी बोलूया असे नाही की आपण त्या करता तयार नाही आपण स्वतंत्र झालो आहो परंतु आपल्या लोकांना वाटते की आपल्याला हवे ते करता येणे म्हणजे स्वातंत्र्य या वृत्तीमुळे आपण सरकारचे काम अवघड केले आहे माणूस आपले हात स्वच्छ ठेवू शकत नसेल तो तर तो स्वच्छ गोष्टी कसा पाहू शकेल आपल्यामध्ये जेव्हा बदमाश माणसे असतील तर बदमाशी करता कोण कुणाला कसा दोष देईल प्रत्येकावर जर बदमाशीचा ठप्पा लागलेला असेल तर प्रश्न अजूनच क्लिष्ट होतो हे खरे स्वतंत्र नाही आणि ते मिळवण्याचाही हा मार्ग नाही यामुळे मी म्हणतो की आपण हे सरकारला सांगावे आणि आपल्याला शक्य असेल ती मदत सरकारला करावी कल्पना करा की सरकारला अशी मदत मिळत नाही तर मग पाकिस्ताने जसे केले व तिथे जसे करणे सुरू आहे तसे आपण करावे काय यामुळे ते धडा शिकतील काय मी तुम्हाला सांगतो की त्यांना धडा शिकवण्याचा हा मार्ग नाही जगात या मार्गाने गोष्टी होत नाहीत लोक जर आपसात भांडत असतील तर सरकार त्यांना भांडण धाबवण्याकरता सांगेल त्यांना पोलिसांची मदत घेण्याकरता सांगण्यात येईल पोलीस जर ऐकणार नसेल तर ते न्यायाधीशाच्या घरी जाऊ शकतात व तिथे आपले प्रकरण मांडू शकतात जे काही करणे शक्य असेल ते तिथे केले जाईल भांडणांची काही त्रडक प्रकरणी असतील तर न्यायाधीश ती सोडवू शकेल परंतु या प्रकरणी दोन मोठ्या समुदायांमध्ये जगडं आहे सरकार काय करू शकते हे काही ब्रिटिश सरकार नाही की ज्याला इंग्लंडमधून आदेश मिळतात आता तुमचे सरकार आहे याचा अर्थ एखादी विशिष्ट गोष्ट न करण्याचा तुम्ही सरकारला आदेश देऊ शकता तुम्ही सरकारला फेकून देऊ शकता तुमची ताकद ही अशी आहे तुम्ही जर त्या शक्तीचा योग्य प्रकारे उपयोग करणार नाही तर तुम्ही स्वतः फार मोठ्या अडचणीत सापडला असल्याचे तुम्हाला आढळेल आणि मी तुम्हाला सांगून ठेवतो की आपण आज फार मोठ्या संकटात आहोत पाकिस्तानही संकटात आहे यात काही ना संशय नाही परंतु आपणही तशाच परिस्थितीत आहोत याचे उत्तर देताना गांधीजी म्हणाले की मी इतके सांगेन की ते आपले सरकार आहे आणि जे करणे आवश्यक आहे ते करत आहे जर काही करायचे राहिले असेल तर ते सुद्धा केले जाईल तुमचे कर्तव्य कुठे आहे हे मी तुम्हाला सांगितले आहे मी अजून काही तुम्हाला सांगू इच्छित नाही तुमचे कर्तव्य काय आहे एकोप्याने राहणे आणि मुसलमानांना शत्रू न समजणे हे तुमचे कर्तव्य आहे गैरवर्तन करारांचा आपोआपच शेवट होईल परंतु आपण कोणा एका व्यक्तीला आपला शत्रू समजत असू व त्याला मारान करू त्याला मारून टाकू तर तो आपला भित्रेपणा होईल व त्यामुळे आपल्यामध्ये दुबळेपणा येईल ज्यांच्या धैर्य आणि शक्ती असते त्यांनी इतरांशी भांडू नये कारण ज्यांच्यावर आपला विश्वास नसतो त्यांच्याशी आपण भांडत असतो हे सर्व व्यर्थ आहे भांडण्यात काय अर्थ आहे त्यांच्यातील आणि आपल्यामधील ईश्वर एकच आहे मी तुम्हाला सांगितले आहे की आपण आपल्या नियतीचे न्यायाधीश नाही ईश्वराच्या हातातील आपण केवळ प्राणी आहोत ईश्वराने आपल्याला मदत केली तरच आपण आपली अबरू वाचवू शकतो नाही नाही त्याला ना विनवणी करा माणसाला नाही त्याला विनवणी करा जो पिताला पावन करतो तो अगदी आपल्यामध्ये आहे तो जेव्हा आपले रक्षण करण्याकरता असतो तेव्हा आपण कोणावर रागवण्याचे वा कोणाला भिण्याचे काय कारण मुसलमानांना जे करायचे असेल ते करू द्या त्यांना किती शस्त्रे ठेवू द्या एखाद्या बदमाश माणसाप्रमाणे त्यांना वागू द्या वा त्यांना विश्वासघातकी होऊ द्या जर ते देशद्रोही असतील तर सरकार त्यांना पाहून घेईल नियम म्हणून जगा सर्वत्र देशद्रोह्यांना गोळी घालून मारून टाकले जाते जर कोणी देशद्रोही होत असेल तर तो शासनाच्या विरोधात फार मोठा अपराध करतो हा अपराध खुनापेक्षाही मोठा आहे म्हणूनच देशद्रोह्यांना गोळी गातली जाते ते देशद्रोही होऊ द् शकतात हे मी समजू शकतो परंतु देशद्रोहाच्या संशयावरुन त्यांना मारणे हा पुरुषार्थ नाही हे भ्याडाचे काम आहे काल तुम्हाला मी सांगितले की आणि आजही तुम्हाला सांगतो की आपली बोट फुटलेली आहे क्वळ ईश्वरच तिला काठावर आणू शकतो हे अगदी खरे आहे परंतु आपणही प्रयत्न कल पाहिजे बोटीला जर कुठे छिद्र असेल तर जी काही साधने आपल्याजवळ असतील त्यांनी पाणी यात येण्यापासून आपण अडवले पाहिजे परंतु जर बोटीत वेगात पाणी येत असेल तर ते तितक्याच वेगाने बाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असताना मी पाहिले आहा असे केले तर पाणी आत येत असूनही बोट पुढे जात राहते परंतु ईश्वराने मदत केली तरच हे घडू शकते ईश्वर कृपेने ती पुढे जाते आणि किनाऱ्यावर पोहोचते परंतु ईश्वराने मदत केली नाही तर ती बुडते म्हणूनच मी म्हणतो की माणसाने प्रयत्न केला पाहिजे व ईश्वराची मदत मागितली पाहिजे जिल्ह्यात आग लागलेली आहे इतर ठिकाणीही आग लागलेली आहे प्रत्येक ठिकाण पेटलेली आहे ती आग विझवणे आपले कर्तव्य आहे तिच्यावर पाणी टाका त्याशिवाय ती विजू शकत नाही आपले पहिले काम लोकांना समजावून सांगणे आहे मी त्यांना तसे तुम्हालाही एकाच पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी या गोष्टीचा पुनरुच्चार करत राहीन भारत जो वैभवशाली होता तो आज स्मशानभूमी झाला आहे तो दारवी झाला आहे माझ्या अनुभवाने मी सांगतो आहे की आपल्या पोलिसांनी आणि सैन्याने जनतेच्या सेवकाप्रमाणे वर्तन केले पाहिजे मालकाप्रमाणे नाही अधिकार गाजवण्याचे दिवस गेले प्रेमाने काम करून घेण्याचा माझा मार्ग आहे आमच्याजवळ हिंदू सैन्य पंजाबी सैन्य आणि हिंदू पोलीस मुसलमानांना छाटून टाकतील असे ऐकताना मला वेदना होतात मला गंमत सुद्धा वाटते असे झाले तर पोलिसांनी सैन्य मिळून भारताला चिरडून टाकतील व भारताचे जहाज बुडून जाईल असे मला वाटतं आज आपल्याजवळ आपले सैन्य आहे सर्व ब्रिटिश निरर्थक आहेत असे मला वाटत नाही ते काहीही असले तरी बहुतांश ब्रिटिश सोडून गेलिआहे केवळ काही अधिकारी मागे राहिलेले आहेत ते सर्व निरर्थक आहेत हे मान्य केले तरी यावर माझा विश्वास नाही आणि जरी ते निरर्थक असले तरी त्यांना जावे लागेल कल्पना करा की पाकिस्तानमधील सैन्य काही चुकीचे करते तर भारतातील सैन्यानेही तसेच केले पाहिजे काय पाकिस्तानमधील पोलिसांनी काही चुकीची गोष्ट केली तर आपल्या पोलिसांनीही तसेच करावे काय मला तुम्हाला हे सांगायचे आहे आणि त्याचे काय परिणाम होतील हे दाखवायचे आहे सर्वांनी जर अशा प्रकारे वागायला सुरुवात केली तर भारताचा विनाश होईल आणि आपले स्वातंत्र्य जे केवळ एक महिना दहा दिवसांचे आहे ते दोन महिनेही पूर्ण करणार नाही अशी परिस्थिती आपण निर्माण करू नये हे टाळण्याकरता आपण काय केले पाहिजे आपल्यात धैर्य असले पाहिजे आपल्याला कोणाचीही भीती वाढायला नको आपण केवळ ईश्वराला भ्यालो पाहिजे आपली नाव त्याने किनाऱ्यावर पोचवावी म्हणून आपण त्याची प्रार्थना करूया याकरता आपल्याला पुढील लटींचे पालन करावे लागेल पाकिस्तान पाकिस्तानमध्ये काही घडले तरी आपण आपली अंत करणे स्वच्छ ठेवूया आपण जर असे केले नाही तर आपण राक्षस हो हे आपण लक्षात ठेवले पाहिजे आपल्याला आपला भारत शुद्ध आणि स्वच्छ ठेवायचं आहे व आपण सहनशील असलो पाहिजे मुसलमानांना भारताबद्दल निष्ठा ठेवावीच लागेल त्यांनी जर निष्ठा ठेवली नाही तर ता त्यांना फासावर चढवले पाहिजे हे आपण सुद्धा करू शकतो काय हे आपले काम नाही मुसलमान आपले बांधव आहेत त्यांची घरे आणि सर्व काही इथे आहे यामुळे आपण या लक्षात ठेवले पाहिजे की जे इथे राहत आहेत त्यांनी इथे सर्वार्थाने रहावे परस्परांबद्दल भीती वाटायला नको माझी तुम्हाला विनवणी आहे की तुमच्यात विश्वास असला पाहिजे कारण विश्वासाने विश्वास निर्माण होतो व संशयाने संशय बळावतो हो तुमचा विश्वास दृढ होऊ द्या प्रकरण एकशे चोवीस प्रार्थना प्रवचन सप्टेंबर सव्वीस एकोणीसशे नवी दिल्ली सप्टेंबर सव्वीस एकोणीसशे सत्तेचाळीस आणि भगिनीं जे काही सुरू आहे ते ना शीख धर्मानुसार आहे ना इस्लामप्रमाणे आहे ना हिंदू धर्माप्रमाणे आहे आपल्याला या सर्वांची थोडी बह माहिती आहे जर एखादा धर्म अशोभनीय गोष्टी करत असेल तर तो टिकू शकेल काय शीख धर्माची सुरुवात गुरु नानकपासून झाली गुरु काय का शिकवले ते म्हणाले की अल्ला रहीम खुदा अशा अनेक नावांनी ईश्वर ओळखला जातो एकूण हे असे सर्व धर्मात आहे नानक नानकसाहेबांनी सर्व धर्मांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला कबीर साहेबांनी हेच केले असे म्हणतात की तो काळ आता गेला आज एक गृहस्थ गुरुदत्त माझ्याकडे आले ते फार मोठे वैद्य आहेत आपली कहाणी सांगत असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले त्यांनी कबूल केले की तुमच्याकडून मिळालेल्या प्रशिक्षणाच्या प्रकाशानुसार मी वागलो असतो तर मी तिथे प्राण द्यायला पाहिजे होते परंतु त्यांच्यात असे धैर्य नसल्याचे त्यांनी कबूल केले ते मला म्हणाले की त्यांना माझ्याबद्दल नेहमीच आदर वाटत आला आहे व मी जे काही म्हणतो तीच अगदी योग्य गोष्ट आहे परंतु सत्याचरण करणे ही वेगळी गोष्ट आहे मी म्हणालो तर त्यांची परत जाण्याची तयारी होती मी त्यांना म्हणालो की पाकिस्तान सरकारकडून न्याय मिळण्याची कधीही अपेक्षा करता येणार नसेल व ते आपली चूक कबूल करणार नसेल तर आपले स्वतःचे मंत्रिमंडळ आहे व त्यात जवाहरलाल नेहरू सरदार पटेल आणि अजून कितीतरी चांगली माणसे आहेत अशी माणसे सुद्धा पाकिस्तान सरकारला अशा कृत्यांपासून अडवू शकत नसतील तर अखेरीस त्यांना युद्धाचा आधार घ्यावा लागेल आपण परस्परात मैत्रीपूर्ण तडजोड करूया आपण असे का करू शकत नाही आपण परस्परांवर विश्वास ठेवू शकत नाही काय आपण हिंदू आणि मुसलमान कालपर्यंत मित्र होतो आज आपण असे शत्रू झालो आहो काय की आपण परस्परांवर विश्वासही ठेवू शकत नाही तुम्ही जर म्हणाल की आम्ही त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही तर मग दोन पक्षांना युद्ध करावे लागेल तार्किक भाषेत बोलायचे तर लोकांजवळ जेव्हा सैन्य आणि पोलीस असतात व त्यावर विसंबून राणे त्यांना भाग पडते तेव्हा दुसरे काय घडू शकते पाकिस्तानमध्ये मारल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या बदल्यात दोन माणसे मारायचे तुम्ही ठरवले तर कोण कोणाची फिकीर करील आपल्याला जर न्याय हवा असेल तर हे प्रकरण तुमच्या व माझ्यापर्यंत थांबत नाही हे सरकारचे काम आहे सरकारला सांगा आपल्याला मदत करण्याकरता ते आह आपण आक्षेपाह वर्तन करू नये परंतु आपण लढायला तयार असलो पाहिजे कारण जेव्हा युद्ध येते तेव्हा ते पूर्वसूचना देऊन येत नाही युद्धाकरता आपण पुढाकार घेऊ नये परंतु समोरची बाजू पुढाकार घेत असेल तर मग कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही अशा प्रसंगी जर सर्व हिंदूंना लढत लढत मरावे लागले तर मला दुःख होणार नाही परंतु आपण न्यायाचा मार्ग निवडला पाहिजे तो मार्ग असताना सर्व हिंदू आणि सर्व मुसलमान जरी मरण पावले तरी चिंता करणार नाही आणि नंतर जर असे सिद्ध झाले की ते साडेचार कोटी मुसलमान पंचमस्तंभी आहेत तर ते त्यांना गोळ्या घालाव्या लागतील वा फासावर चढवावे लागेल याबद्दल मला काही शंका नाही आणि या मुसलमानांप्रमाणेच पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदू शीख यांनी जर त्या देशाशी विश्वासघात केला तर ते त्यांनाही अशीच वागणूक देण्यात यावी आपण त्यांच्या बाबतीतही पक्षपात करू शकत नाही आपण जर प्रत्येक मुसलमानाला पंचमस्तंभी समजूत असून तर पाकिस्तानमधील सर्व हिंदू आणि शिखांना पंचमस्तंभी समजण्यात येणार नाही काय असे चालणार नाही पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदू आणि शिखांना तिथे राहायचे नसेल तर ते सर्वार्थाने येऊ शकतात अशावेळी भारत सरकारचे कर्तव्य त्यांना काम देणे आणि त्यांचे जीवन सुखावं होईल हे पाहणे असेल परंतु ते तिथे राहतील व हेरगिरीचे क्षुद्र आपल्याकरता काम करतील पाकिस्तान करता नाही तर हे चालू शकणार नाही व आपण त्यात सहभागी होऊ नये माझ्याजवळ काही जादूसात आईत नाही आम्ही तलवारही बाळगत नाही माझ्याजवळ केवळ एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे देवाच्या नावाचा जप करणे आणि त्याच्या नावाने काम करणे त्याचे अनुसरण केल्याने सर्व काही प्राप्त होते असे काही नाही की त्या मार्गाचे अनुसरण करणारा मी एकटाच आहे तुम्ही सर्व आणि त्या तिकडे उभी असलेली लहान मुलगी त्यांनाही तो उपलब्ध आहे चमत्कार करण्याचे सामर्थ्य केवळ ईश्वरामध्ये आहे ईश्वराच्या कृपेशिवाय मी काय करू शकेन असे तुम्हाला वाटते परंतु इतके मात्र मला कळले आहे मी अनेक वर्षांपासून साठ पेक्षा अधिक वर्षांपासून संघर्षशील माणूस आहे परंतु मी तलवारीने झगडत नसलो तर सत्य आणि अहिंसेच्या शस्त्राने झगडत असतो ही शस्त्रे अजूनही आपल्याजवळ आहेत परंतु त्यांचा उपयोग करणे माझ्या एकट्याच्या आवाक्यात नाही तुमच्या पाठिंब्याशिवाय मी काहीही करू शकत नाही ज्या शक्तीने आपण स्वातंत्र्य मिळवले त्याच शक्तीने आपण त्याचे जतन करणार आहोत त्या शक्तीने आपण ब्रिटिशांना पराभूत केले आपण त्यांना शस्त्रांनी पराभूत केले नाही आपली निशस्त्र शक्ती होती व तिने आपण त्यांना पराभूत केले ज्या कोणाला भारतात राहायचे असेल मग तो हिंदू शीख फारसी ख्रिश्चन कोणीही असो त्याला भारताकरता लढावे लागेल आणि मरावे लागेल जर सर्व भारतीयांनी देशाकरता प्राणोत्क्रमण केले तर आपल्याजवळ शस्त्र असोवा नसो कोणतीही सत्ता आपल्याला पराभूत करू शकत नाही वा माघार घ्यायला लावू शकत नाही मुसलमानांनी सांगितले आहे की आम्ही भारताशी निष्ठावंत राहू आपण त्यांच्यावर अंत करण्यापासून विश्वास टाकूया अखेरला सत्याचाच विजय होतो असत्याचा नाही हे आपण लक्षात ठेवूया सत्यमे जयते नारितम हा फार मोठा वाक्प्रचार आहे यात आपल्या धर्माचे सार आलेले आहे आपण त्याचा अंतकरणापासून अभ्यास करूया व त्याची आठवण ठेवूया आणि मग मी माझ्या सर्व म्हणेन की सर्व जग जरी आपल्या विरोधात गेले तरी आपण आपल्या जागेवर ठामपणे उभे राहू हो। आपल्याला कोणीही मारू शकत नाही कोणीही हिंदू धर्माचा विनाश करू शकत नाही त्याचा जर विनाश होणार असेल तर तो आपल्याच हाताने होईल याचप्रमाणे भारतात जर इस्लामचा नाश होणार असेल तर, तर मुसलमानांच्या हातूनच होणार आहे हिंदू त्याचा विनाश घडून आणू शकत नाहीत प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन सप्टेंबर सत्तावीस एकोणीशे नवी दिल्ली सप्टेंबर सत्तावीस एकोणीसशे सत्तेचाळीस बंधूंनो आणि नि भगिनींन माझा खास वैद्य कोण आहे सांगू तो माझ्याकरताही चांगला आहे आणि तुमच्याकरताही माझा वैद्य मन वचन आणि कर्मात राम आहे ईश्वर आहे रहीम आहे तो आपला वैद्य कसा होऊ शकतो तुम्ही एक भजन ऐकले आहे ते रामाला उद्देशून आहे तो शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक दुःखांचे हरण करतो दिनन दुःख हरण नाथ दुःखात सर्व दुःख शारीरिक मानसिक आध्यात्मिक एक माणूस जितके दुःख भोगू शकतो तितके सर्व जितके काही शारीरिक दुःख आहे ते दूर करणारा राम आहे तोच रामबान उपाय आहे माझ्याकडे येणाऱ्या लोकांना मी अजून कोणताही उपचार सांगू शकत नाही याशिवाय माती आणि पाण्याचे काही उपचार करा मला माहीत आहे की ज्याच्या अंतकरणात रामराम कोरलेले आहे त्याला माती आणि पाण्याच्या उपचाराची सुद्धा गरज नसते जगणे आपल्या नशिबात असेल तर आपण जगू, आपण जर मरणार असू तर मरू या एकाच वेळी कोणीही दोन घोड्यांवर बसू शकत नाही माझी जर रामावर श्रद्धा असेल तर मी तिच्यावर दृढ राहिलो पाहिजे जो असे करत नाही त्याचा नाश होईल राम हाच वाचवणारा आहे ज्या माणसाने आपल्या अंतकणात रामाला अधिष्ठित केले आहे तो कधीतरी मरू शकतो काय हे शरीर क्षणिक आहे या क्षणी ते जिवंत असू शकेल आणि पुढील क्षणी मृत मग मी त्याचा अभिमान कसा बाळगू शकतो मृत्यूचा क्षण आला असताना शरीराला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे गुरु नानक फार मोठे धर्मोपदेशक होते त्यांच्यानंतर आलेल्या गुरुंनी भक्तिभावाने भजन लिहिले परंतु अखेरीस त्यांनी त्याला गुरुनानकाचे नाव दिले ही भारताची संस्कृती आहे बहुधा अशीच गोष्ट इतरही अनेक देशांमध्ये घडत असेल ते काही असले तरी मी केवळ भारतीय संस्कृतीबद्दल बोलू शकतो मीराबाई फार मोठी भक्त होती अगणित भजनांच्या शेवटी मीराचे नाव सापडते तिने आपले नाव वापरले नव्हते परंतु मीराच्या अनुयायांना आपल्या निर्मितीला मीराचे नाव देण्यात फार मोठे समाधान मिळत होते ही फार चांगली गोष्ट आहे असे म्हणतात की अर्जुन महान गुरु होते आणि महान कवीही होते ते म्हणाले कोणी राम नाम म्हणतो कोणी खुदाई कोई सेवे गोसाई या कोणी अल्ला ग्रंथसाहेबमध्ये ही गोष्ट आहे ही स्पृहणीय गोष्ट आहे शिखांच्या विरोधात आज आरोप करण्यात येतो की ते ग्रंथ साहेबातील शिगवणुकीप्रमाणे वागत नाही हा आरोप खरा आहे की नाही हे माहीत नाही आणि असे केल्यामुळे ग्रंथसाहेबांची महत्ताही वाढू शकत नाही असे करून शिखांची प्रगती होऊ शकत नाही काही शीख मित्रांशी माझी स्पष्ट चर्चा झाली त्यांनी मला सांगितले की गुरु अर्जुन देव यांना राम आणि रहीममध्ये वा कृष्ण आणि करीममध्ये अंतर वाटत नव्हते त्यानंतर ते म्हणाले की माणूस हजला गेला की तीर्थयात्रेला गेला तरी ती एकच गोष्ट आहे माणूस पूजा करतो की आपली मान वाकवतो कोणी देवळात पूजा करू शकतो आणि कोणी देवाच्या नावावर नतमस्तक होऊ शकतो कोणी वेद वाचू शकतो आणि कोणी ग्रंथ ग्रंथ म्हणजे कुराण कोणी निळे कपडे घालू शकतो आणि कोणी पांढरे मुसलमान निळे कपडे घालतात आणि सनातनी हिंदू पांढरे एखाद्याला आपण हिंदू म्हणतो ता दुसऱ्याला तुर्क तुर्क म्हणजे मुसलमान नानक म्हणतात की जो माणूस खरोखर ईश्वरी मार्गाचे अनुसरण करतो त्यालाच ईश्वराचे रहस्य माहित असते मला जर वेळ असता तर हिंदूंच्या भजनातील आणि कीर्तनातील कितीतरी गोष्टी सांगितल्या त्या ऐकून या गोष्टी हिंदू धर्मातील आहेत की शिख धर्मातील असा प्रश्न पडून तुम्ही आश्चर्यचकित झाला असता मुसलमानांनी हा देश सोडला पाहिजे असे आपण का म्हणतो मुसलमानांना हिंदू बरोबर राहण्याची योजना हीच मुळात काँग्रेसची चौथी मोठी चूक होती असे का म्हणतात काँग्रेस या योजनेची अंमलबजावणी करते की नाही हा प्रश्न वेगळा आहे परंतु ही माझी योजना आहे आणि जर ही चूक असेल तर ही माझी चूक आहे इतर काही लोक माझ्याकडे आले आणि माझ्या महात्मेपणाला आव्हान देऊ लागले व हिंदू धर्माच्या विनाशाकरता मला दूषण देऊ लागले परंतु मी त्यांना सांगितले की तुम्ही जी माझी चूक आहे असे समजता ती चूक नाही खरी गोष्ट ही आहे की आपल्या सर्वांची आज वेळ लागल्यागत अवस्था झाली आहे आणि आपण काही बाई बडबडू लागलो हो। आहोत आपले वेळ जेव्हा दूर होईल तेव्हा आपण जे योग्य असेल ते बोलू लागू यामुळेच मी म्हणतो की तुम्ही जिला चूक समजता ती चूक असू शकत नाही ज्या लोकांना मी चुकतो आहे असे वाटते तेच चुकताहेत तुम्ही जर साडेचार कोटी मुसलमानांना बाहेर काढले तर सगळे जग तुम्हाला दोष देईल तेव्हा पाकिस्तानमध्ये काय सुरू आहे ते तुम्ही दाखवाल काय पाकिस्तान आपला धर्म पाळत नाही म्हणून तुम्ही सुद्धा तुमचा धर्म टाकून द्यावा असे मी हिंदूंना शिकवू काय अशी गोष्ट मी कधीही शिकलो नाही आपण जर आपल्या मुसलमान भावांचे रक्षण केले व आपण पवित्र राहिलो तर त्याचाच पाकिस्तानवर परिणाम होईल त्यांना माझं हे उत्तर आहे ख्रिश्चन भगिनी राजकुमारी अमृत कौर ज्यांना तुम्ही ओळखता काय म्हणता त्याचा तुम्ही विचार करा त्या आरोग्यमंत्री आहेत निर्वासितांच्या छावणीतील प्रत्येकाला मग ते हिंदू असो की मुसलमान मदत करण्याची त्यांची इच्छा आहे परंतु इतरांचा पाठिंबा मिळाल्याशिवाय त्या काय करू शकतात त्या पक्षपात करू शकत नाहीत आपल्याकडून जे जास्तीत जास्त शक्य होईल ते करण्याची त्यांची इच्छा आहे त्या काही अंशी ख्रिश्चन काही अंशी मुसलमान आणि काही अंशी हिंदू आहेत यामुळे त्यांच्याकरता सर्व धर्म समान आहे त्या तिथे काही मुलींबरोबर गेल्या त्या सर्व तिथे सेवा उद्देशाने गेल्या त्या जर सेवा करण्याकरता तिथे गेल्या असतील तर त्यांना घाबरण्याचे कारण काय परंतु त्यांनी मला सांगितले की तिथे जे हिंदू शीख आहेत त्यांनी मला मुसलमानांची सेवा करण्याच्या विरोधात खबरदारीची सूचना दिली व सांगितले की तुमचा हेतू जर मुसलमानांची सेवा करण्याचा असेल तर येथून परत जा मी जेव्हा हे ऐकले तेव्हा मी हसलो खरोखरी ते काहीही करणार नव्हते हो अखेरीस ते मुसलमान थोडेसे ख्रिश्चन हनामारी करणार होते काय ते तसे कसे करणार होते त्यांच्याजवळ काय होते आज तेच तर दूरदर्शक आहेत त्यांना धमकवण्यात काय अर्थ आहे यामुळे अशा प्रकारची वायफळ बडबड आपण करू नये आणि सावधगिरी बाळगावी म्हणून या गोष्टीचा तुमच्याजवळ उल्लेख करावा असे मला वाटले अखेरीस मी तुम्हाला सांगतो की मी हेतूपुरस्पर युद्धाचा उल्लेख केला आहे परंतु आपल्या पत्रकारांना नेहमी अतिशयोक्ती करणे आवडते मला युद्ध हवे आहे असे शीर्षकात त्यांनी छापले होते गांधी सुद्धा युद्धाबद्दल बोलतात अशा तारा कलकत्त्या होणार्या आहेत मग युद्ध होणार आहे काय स्वप्नात सुद्धा मी युद्धाची कल्पना करू शकत नाही असे मी म्हणालो होतो अशा अडचणीच्या वेळी मी माझ्या धर्माचा त्याग करीन काय माझा धर्म अहिंसा आहे मी कधीही युद्ध पुकारले नाही आणि इतर कोणीही तसे करू नये आपल्याला जे काम करायचे आहे ते लढाई करून कसे होणार आहे भारत आणि पाकिस्तानचे स्वतंत्र सरकार असताना पाकिस्तान जर चुका करत असेल वा भारत चुका करत असेल तेव्हा एका देशाच्या सरकारला दुसऱ्या देशाच्या सरकारकडून न्याय मिळवण्याचा कोणता मार्ग आहे जर हे दोन सरकार सहकार्याने काम करत असतील तर गोष्ट वेगळी आहे ते जर एकहून काम करू शकत नसतील तर त्यांनी लवाद नेमावा जर तेही शक्य नसेल तर निरुपायाने आपण युद्धाकडे ढकल जाऊ याचा अर्थ मी युद्धाचा पुरस्कार केला असा होतो काय भारत आणि पाकिस्तान या दोघांनाही मला सांगायचे आहे की एक तर त्यांनी परस्परात तडजोड केली पाहिजे वा लवाद मान्य केला पाहिजे परंतु पाकिस्तान भारताला शक्तीच्या बळावर घेऊ पाहिलं तर मी काल म्हणालो होतो त्याप्रमाणे भारतासमोर लढण्याशिवाय दुसरा कोणत्याही पर्याय नसेल मला जर सरकारची जबाबदारी देण्यात आली तर ना तर माझ्या हाताखाली ना सैन्य आहे ना पोलीस आहे माझा तर मार्ग वेगळा आहे मला कोण पाठिंबा देईल वेळ आली की जे करायला पाहिजे ते तुमचे सरकार करील मी तर एकच गोष्ट सांगत राहीन लोकांना जर अहिंसा करू शकत नसेल तर मी कोणासमोर तिचे वर्णन करू